हे पाहून सिद्धार्थ विचारात पडला सगळ्या पक्षांना अचानक काय झालं तेवढ्यात त्याच्या पायाजवळ एक हंस येऊन पडला त्याला एक बाण लागला होता आणि दुखाने तो विवळत होता सिद्धार्थने हंसाला अलगद उचलून घेतलं त्याच्या शरीरात घुसलेला बाण हलक्या हाताने काळजीपूर्वक बाहेर काढला त्याच्या जखमेवर मलम लावलं आणि प्रेमानी त्याला मांडीवर घेऊन जोजवू लागला तेव्हा कुठे भीतीनी कापणारा हंस थोडा शांत झाला थोड्याच वेळात सिद्धार्थचा भाऊ देवदत्त पळत पळत तिथे आला आणि म्हणाला माझा पक्षी मला दे तो माझा आहे सिद्धार्थ म्हणाला पक्षी माझा आहे मी त्याला वाचवलं असं म्हणून पक्षाला अलगद हातात घेऊन तो महालाकडे जाऊ लागला देवदत्त ही त्याच्या पाठोपाठ निघाला दोघं राजाकडे गेले देवदत्तनी राजाकडे तक्रार केली सिद्धार्थ माझा पक्षी मला देत नाही सिद्धार्थ म्हणाला पिताश्री देवदत्तनी बाण मारून पक्षाला जखमी केलं पण मी त्याचा जीव वाचवलाय म्हणून हा पक्षी माझा आहे देवदत्त म्हणाला नाही नाही पिताश्री हा पक्षी सर्वात प्रथम मला दिसला म्हणून तो माझा आहे राजा थोडा विचारात पडला मग त्यांनी आपला निर्णय सांगितला देवदत्त तुला पक्षाला मारायचं होतं हो ना पण सिद्धार्थनी तर त्याला वाचवलंय मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा अधिक श्रेष्ठ असतो आणि म्हणूनच हा पक्षी सिद्धार्थचा आहे गोष्टीचं नाव होतं पक्षी कोणाचा